पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील साकेत आवृत्तीची प्रस्तावना समाजातील शोषितांचे जीवन सर्वार्थाने बदलले पाहिजे त्यासाठी त्यांचे शोषण थांबले पाहिजे त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आयुष्यभर कष्ट उपसले त्यांचे विचार महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला नवी दिशा देणारे ठरले शोषण थांबवायचे तर शोषण करते आणि शोषण मार्ग निश्चित शोधले जायला हवेत शोषितांच्या जगण्या मरण्याच्या संघर्षाचे ते साक्षीदार होते त्यामुळे त्यांनी गंभीरपणे शोषणासंबंधी धर्मचिकित्सा केली त्यातून काही निष्कर्षाप्रत पोहोचले प्रस्थापित व्यवस्थेने शोषणाचे शास्त्र विकसित केले आहे माणसाच्या सामान्य कृतीला धर्माचा आधार दिलेला आहे त्यात धर्मापेक्षा कर्मकांड अधिक आहे जन्मापासून ते मिल्यानंतरही काही विधी धर्माच्या नावाने केल्या जातात हे विधी करण्याचा अधिकार पुरोहित वर्गाकडे आहे खरी धर्मसत्ता त्यांचीच होती धर्मसत्ता हाती असल्याने सामाजिक प्रतिष्ठाही त्यांनाच होती शुद्रिता शुद्रांना आणि स्त्रियांना उत्पन्नाचे स्रोत असलेल्या सर्व बाबींचे अधिकार नाकारले होते त्यांना विद्याबंदी होती, होती। परिणामी माणूस म्हणून जगण्याचे नैसर्गिक अधिकार त्यांना नव्हते सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक सत्ता मूठभर प्रस्थापितांकडे होती प्रस्थापितांनीच समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्था निश्वित केली या साऱ्यांच्या मुळाशी प्रस्थापितांच्या स्वार्थाचे व्यावहारिक अर्थशास्त्र होते त्यांच्या अर्थशास्त्राचा हेतू सामान्यांचे शोषण आ आणि प्रस्थापितांचे आर्थिक हित संबंध अबाधित राखणे हाच होता त्यातून त्यांनी शोषणशास्त्र विकसित केले होते कामगारांचे आर्थिक शोषण झाले तर भांडवलदारांविरुद्ध लढे उभे राहतात या देशातील होणारे आर्थिक शोषण धर्मामिषाने होते त्यामुळे शुद्रातिशुद्र आणि स्त्रिया यांना लढा उभारता येत नाही शोषितांना कर्मकांड खर्च परवडत नसताना करायला लावायचा आणि तुझे विघ्न घालविण्यासाठी किंवा तुला पुण्य मिळविण्यासाठी हे करणे अटळ आहे असे वासवायचे महात्मा ज्योतिराव फुले यांनी यावरच प्रहार केला शोषणाचे शास्त्र अभ्यासातून तेच संपविण्याची त्यांची विचारधारा आणि चळवळ देशातील शोषितांच्या मुक्तीची चवळ होती शुद्रादि शुद्र आणि स्त्रिया यांच्या मुक्तीची ही चवळ होती सत्यशोधक चवळ म्हणजे इतिहास बदलाची भूमिका असलेली चवळ होती प्रस्थापितांकडून होणारे शोषण थांबून समतेवर आधारलेल्या नवा समाज निर्मितीची ही चळवळ होती त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि त्यांचे असंख्य सहकारी यांनी सामाजिक युद्ध पुकारले त्यांच्या लढ्याला खूप यशही आले अजून लांबचा टप्पा गाठावायचा आहे त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या सर्वक युद्धाचे तत्वज्ञान उद्दिष्ट आणि कार्य लोकांना समजले पाहिजे आणि समजावले पाहिजे मात्र परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास प्रस्थापित सांगत नसता तो इतिहास प्रस्थापित व्यवस्थेने विस्थापित केलेल्यांनी लिहायचा आणि सांगायचा असतो या कारणानेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवीचा इतिहास प्रस्थापितांनी कधी लिहिला नाही आणि सांगितलाही नाही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मशताब्दीपर्यंत चरित्र लिहिण्याची गरज लिहित्या वर्गाला वाटत नाही व्यवस्थेत शस्त्रहीन आणि अस्त्रहीन लोक लिहित झालेले नव्हते ना आपले नायक आपले महानायक महात्मा फुले आहेत हे शोषितांना कळून चुकले होते ते कार्य पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले पंढरीनाथ पाटील एक वादळ कायम दुष्काळी आणि दुष्काळामुळे नापीकी अशा अदृष्टचक्रात अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आंबोडा तालुका शेगाव येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी महात्मा ज्योतराव फुले यांचे पहिले विस्तारित चैत्र लिहिले त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून प्रसिद्ध केले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार करण्याचा परिणाम विदर्भात झालेला होताच सत्यशोधक चळवळीतून विदर्भ सहभागी होता महात्मा फुले यांच्या निर्माणानंतर काही का, का सत्यशोधक चळवळ मंदावली संपूर्ण स्थिती बदलली पाहिजे आणि संपूर्ण व्यवस्थेत परिवर्तन आणले पाहिजे असे या चळवळीला वाटत होते नंतर ही चळवळ गतिमान करणारे काही नेते या चळवळीला मिळाले विदर्भात पंढरीनाथ पाटील या नेत्यांपैकी एक होत वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढल लहानपणी भजन कीर्तन करतानाच सत्यशोधक चळवळीमध्ये ते उतरले बार किर्तनकारही बनले वडील सीताराम पाटील राऊत आणि आई राधाबाई यांच्या संस्काराचा हा परिणाम होता वडिलो पारजी दीडशे अकराचे धनी होण्याऐवजी थोड्याशा जमिनीचे धनित झाले 20 सप्टेंबर 1903 तीन रोजी जन्मले पंढरीनाथ पाटील नंतर बदलत गेले त्यांची बहुतांश जमीन कळत्या वयात येण्यापूर्वी कर्जापाई सावकाराच्या घशात गेली होती क्रमाने वय वाढत गेले आणि आपल्या भोवतीच्या समाजवास्तवाने भान यायला लागले दांभिकता जाणवताच त्या प्रवृत्तीविरुद्ध ते उभे राहिले सामाजिक धार्मिक आर्थिक आणि राजकीय जीवनात सर्वत्र दांभिकता आहे आणि दिशा निपटारा करण्याची अटळता त्यांना प्रकर्षाने जाणवली याच दरम्यान त्यांनी सत्यशोधक चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला सत्यशोधक चळवळीशी आणि ब्राम्हणित चळवळीशी आलखा संपर्काने ते घडत ग्रामाजिक न्यायाची चवळ म्हणून त्यांनी हे काम हाती घेतले पारंपरिकतेनुसार त्यांनी गुरु करावा असं सोबतच्या लोकांना वाटले त्यानुसार मोहिनी बोवांना गुरु करावे ठरले हा बोआ पुरोहित शाईचा ब्राह्मणी धर्माचा प्रतिनिधी होता त्यांनी दिलेला कानमंत्र चुकीचा आहे हे त्यांना जाणवले त्यांनी बोवांशी वाद घातला क्षंत्रियांचे मंत्र आणि शूद्रांचे मंत्र वेगवेगळे असतात असे बुवा सांगू लागले पंढरीनाथ पाटील यांनी वाद घातला पंढरीनाथ पाटील उद्धट उर्मट आहेत असे म्हणून गुरु होण्याचे त्यांनी नाकारले पंढरीनाथ पाटील यांनाही असा गुरु नकोच होता या अनुभूतीने त्यांनी मार्ग बदलला नव्या विचारांचे साहित्य वाचले वाचनामुळे सत्यशोधकी विचार अतिशय महत्वाचे आहेत हे त्यांना जाणवले एकोणीशे वीसच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात त्यांनी सत्यशोधक विचारावर जांभूळ दावा पिंपरी आडाव आणि परिसरातील पंधरावीस गावातून भाषणे दिली सत्यशोधक विचारांवर ते तास दीड भाषण करीत काही भाषणे अडीच तासांपर्यंत होत ता असत चौदा जानेवारी एकोणीशे एक रोजी जळगाव जिल्ह्यातील बोधवड येथे त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते मात्र सत्यशोधक विचारांच्या विरोधी असणाऱ्या लोकांनी ही सभा सुधळली या अनुभवाने पंढरीनाथ पाटील अधिक खंबीर झाले मलकापूर तालुक्यातील वरखेड एप्रिल एकोणीसशे एकवीस मध्ये झालेले व्याख्यान विशेष गाजले पुणे येथील एकोणीस एकुनीश नोव्हेंबर एकोणीसशे एकवीसच्या एकुणीश भेटीने पंढरीनाथ पाटील अंतर्बाह्य खंबीर झाले इंग्लंडच्या राजपुत्राच्या हस्ते शिवस्मारकाची कोणशिला वसवण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या आग्रळी भूमिकेने हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात पंढरीनाथ पाटील निमंत्रणावरून उपस्थित होते ते थांबले होते त्या जे दे मन्समध्ये सत्यशोधक चळवळीतील अनेक दिग्गज थांबले होते त्यांच्याशी परिचय झाला आणि चर्चाही झाली या भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांचा परिचय आणि कार्यक्रमात ऐकलेली भाषणे यांनी ते प्रभावित झाले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना मिळालेला हा अनुभव त्यांच्या भविष्यातील दिशा निश्वित करण्यासाठी उपयुक्त ठरला वयाच्या विसाव्या वर्षी विदर्भातील पहिली सत्यशोधक समाज परिषद त्यांनी घेतली मलकापूर तालुक्यातील वरखेड़ तरा मे एकोणीशे त्रिस रोजी ही परिषद झाली परिषदे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरच श्रीमंत यमनाजीराव आमले, आणि मार्गदर्शक म्हणून चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होत स्वागताध्यक्ष म्हणून प्रणनाथ पाटील यांनी कलि भाषण विचाराची प्रखरता आणि अभ्यासा व प्रवृत्तीनिठासून भर होत पाच लोकांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली त्यानंतर सावळा हिंगणे कारगाव सावता किनोळा केळवत या ठिकाणी सत्यशोधकी सभा झाल्या त्यानंतर पंढरीनाथ पाटील थांबले नाहीत आणि मागे वळवणे पाहिले नाही विदर्भ आणि मध्य प्रांतात सत्यशोधकी विचारांचा झंजावाद त्यांनी निर्माण केला पश्चिम महाराष्ट्रातून त्यांनी महात्मा फुले यांच्यावर बोलण्यासाठी निमंत्रणे आली आणि त्यांनी तिथे जाऊन अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली सातारा येथील फुले जयंती उत्सवात त्यांनी तीन तासांचे दिले प्रभावी व्याख्यान खूप गाजले मुंबई येथेही ते फुले जयंतीस वक्ते म्हणून उपस्थित होते पंढरीनाथ पाटील मध्य आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वदाचा आदर्श होते शिक्षण शेती आरोग्य अन्न याकडे विशेष लक्ष देणारे ते राजकीय नेते होते उद्योजकता वाढावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती सामान्य माणूस पारंपारिक मानसिकतेतून बाहेर यावा आणि आधुनिक विचाराचा व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य लोकांसाठीच खर्च केले विदर्भमंत प्रांतात अनेक सहकारी सोबत होते ते नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले त्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले काँग्रेसमधील जातीनिष्ठ धार्मिक दर्जन्या नेत्यांना त्यांनी सळो किपळू करून सोडले जिल्हा कौन्सिलच्या निवडणुकात विदर्भात ब्राह्मणीधर पक्षानं यश मिळवले सर्व जिल्हा कौन्सिल त्यांच्या पक्षाच्या ताब्यात आल्या महात्मा जिल्ह्यांचा विचार मांडणाऱ्यांना यश मिळाले नसते हे सत्य त्यांच्याही बाबतीत खरे ठरले नाही एकोणीशे सदतीसच्या निवडणुकीत ते मध्य प्रांताच्या निवडून गेले आमदार म्हणून त्यांनी मध्य विधिमंडळात आपला प्रभाव पाडला स्वातंत्र्यानंतर त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही काँग्रेसमधील एक गट त्यांच्या विरोधात होता त्याचा फटका त्यांना बसला एकोणीसशे बावन्नच्या पराभवानंतरही ते आपल्या भूमिकेसह कार्य करीत राहिले संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने त्यांनी आपली चळवळीतील भूमिका बजावली बुलढाणा जिल्हा मराठवाड्याला जोडण्याची त्यांनी मागणी केली संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसंबंधीच्या नागपूर करारावर विदर्भाच प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वाक्षरी केली महाराष्ट्र विधीमंडळातून निवडून दयाच्या राज्यसभि सदस्यांमधे तीस मार्च एकोणीशे रोजी झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले त्यानंतर ते हयात असेपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणीशे अठयाहत्तर पर्यंत काँग्रेसमधे राहिल पंढरीनाथ पाटील यांनी एकोणीशे एकवीस पासून शैक्षणिक कार्य केल मुलांसाठी बोर्डिंग वाचनालय अनेक प्राथमिक ते माध्यमिक शाळा महाविद्यालय शारीरिक शिक्षण औद्योगिक शिक्षण विद्यार्थी संमेलन शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा मराठा शिक्षण परिषदेत सहभाग शिक्षक संघटना चिखली येथील हायस्कूलची इमारत श्री शिवाजी शिक्षण संस्थांच्या शाळा अशा अनक्बाबींमध्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आह ब्राह्मणत्तर चळवळ सत्यशोधक चळवळ शेतकरी चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ राष्ट्रीय चळवळ शिक्षण चळवळ अशा अनक्कळवळीत होत यातून अनक्नि दिग्गजांशी आलखा संपर्क भूमिकम झालखि संघर्ष आणि लोकहितासाठी घलिया भूमिका त्यांची नाममुद्रा उमटवून जातात कर्मयूर भाऊराव पाटील आणि पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब दक्षम्ख यांचा सहवास लाभला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचा गौरव औरंगाबादेत सत्कार करून केला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील इंदिरा गांधी व्ही व्ही गिरी यांच्यासह अनेकांशी कार्यकर्त्यांना संपर्क आला आणि सहवास लाभला पंढरीनाथ पाटील यांचा विस्ताराने परिचय मुद्दाम लिहिला आह वयाच्या सतराव्या वर्षापासून पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंत सतत भूमिकेसह चळवळीत सामर्थ्यानिशी उभे राहिले त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लिहिले तेही वयाच्या चोवीसाव्या वर्षी प्रसिद्ध केले हे सारे आपण समजून घेतले पाहिजे मराठीमध्ये लेखनाची प्रदीर्घ परंपरा आहे मात्र चरित्रलेखक चरित्रनायक होण्याची परंपरा फारशी दिसत नाही चरित्रकार आपणास आवडणाऱ्या चरित्रनायकाचे चरित्र, चरित्र, चरित्र लिहितो चरित्रनायक आवडणे याचा अर्थ चरित्रनायकाच्या भूमिकेशी चरित्रकाराची भूमिका संवादी असणे हाच असतो मात्र भूमिका संवादी आहे म्हणून चरित्रकार त्या भूमिका जगण्याची शक्यता दुर्मिळ असते महात्मा फुले यांच्या विचार करण्याचा परिणाम पंढरीनाथ पाटील यांच्यावर झाला त्या विचारातून एक दृष्टी मिळाली एक भूमिका तयार झाली आणि विदर्भात सत्यशोधक चळवळीचा झंझावा त्यांनी निर्माण केला आपले आयुष्यच त्यांनी या चळवळीसाठी दिले लोकप्रबोधनाचा आणि प्रबोधनातून परिवर्तनाचा प्रयत्न केला महात्मा फुले यांच्या भूमिकेशी आपली भूमिका संवादी आहे म्हणून पंढरीनाथ पाटील त्यांचे चरित्र लिहितात आणि त्यानुसार जगण्याचा केलेला निर्धार तडीसने चरित्रनायकाच्या विचाराचे आणि चळवळीचे परिपूर्ण आकलन करून घेण्याची अभ्यासपूर्ण भूमिका त्यांनी पार पाडली चरित्र लिहिले आणि तेज या विचारांच्या चळवळीचे नायक झाले इतिहास बदलाचा आहे ते व्यवस्थेचा आणि मूल्यव्यवस्थेचाही ही, ही भूमिका महात्मा ज्योतराव फुले यांनी घेतली त्यासाठी नवा विचार आणि नव्या चळवळी उभारल्या त्यातून समाज खूप खूप बदलला त्यांनी नवा इतिहास घडविला इतिहास बदलणारा चरित्रनायक पंडितनाथ पाटील यांनी स्वीकारला त्यातून महाराष्ट्राला अनोखे आणि आवश्यक असलि चरित्र मिळाले सोबत चरित्रनायकही मिळाला नव्या विचाराच्या आणि नव्या कार्याच्या प्रव्या विचार करायला प्रेरणा देत असतात याच प्रत्यंतर पंडरनाथ पाटील यांच्या चरित्र लखनातून आणि त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला आल चरित्र लखकच चरित्रनायक झाला आणि आपल्या चरित्रनायकाच्या जवळच्या प्रेरणेतूनच त्यांनी आपले नायकत्व घडविले महाराष्ट्राच्या इतिहासातील हे एकमे उदाहरण असाव हरिनरके संपादित आम्ही पाहिलेली फुले हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित कलिला आह या पुस्तकाच्या अर्पणपत्रिक महात्मा फुले यांच आद्य चरित्रकार थोर लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या स्मृतीस असा संपादकांनी आदरपूर्वक उल्लेख केला आहा पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्यापूर्वी काही चरित्रे प्रसिद्ध झाली मात्र त्यांचे स्वरूप फारच त्रोटक आहा ही चरित्रे स्मरण नोंदीच्या अंगाने लिहिली गेली यातील काही चरित्रे कालौघात दुर्मिळ झाली आहेत महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलिखा आणि प्राध्यापक नरके यदी फडके यांनी संपादित केलेल्या महात्मा फुले गौरव ग्रंथात महात्मा फुले यांच्यासंबंधीच्या सर्व लेखनाची यादी दिली आहे त्यानुसार महात्मा फुले यांची त्रोटक चरित्रे लिहिली गेली लि, ती याप्रमाणे एक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शास्त्री नारो बाबाजी महादट पाटील ओतुरकर यांनी अठराशे साली महात्मा ज्योतिबा फुले यांचे अमर जीवन या नावाने चरित्र लिहिले या चरित्राचा प्रकाशन समारंभ सावित्रीबाई फुले यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 15 नोव्हेंबर अठराशे रोजी ओतूर येथे झाला ही पुस्तिका स्मरण नोंदीच्या आंगाने सुरेख उतरली आहे आता आतापर्यंत उपलब्ध नसलेली ज्योतिरावांची जन्मतिथीची अचूक नोंद येथे आह दोन बिनीचे सत्यशोधक शेठ बनकर पांडुरंग यांनी एकोणीशे साली फुले चरित्र या नावाने चरित्र लिहिले आहा तीन महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर महात्मा ज्योतिराव फुले यांचे त्रोटक चरित्र या शीर्षकाचे चरित्र अनंद एकनाथ गवंडी पालकर यांनी एकोणीशे अकरा साली लिहिले ते पुणे येथे फोटो शुडिओ सर्वत महात्मा ज्योतिराव फुले आणि यशवंत फुले यांचे प्रसिद्ध छायाचित्र यांच्या वडिलांनी काढलेले आहे चार ब्रह्मदास चैतन्यदास यांनी एकोणीशे साली ज्योतिबोआ यांचे चरित्र संपादित केले हे चरित्र म्हणजे तेवीस अधिक पुस्तिका आहे पाच महात्मा फुले ज्योतिराव यांच्या चारित्रावर त्रोटक निबंध हे चरित्र एकोणीशे साली विदर्भातील सत्यशोधक चव्हाण दलपत सिंह यांनी लिहिले सहा त्या काळी पुस्तक प्रकाशित करताना लेखकाचे अल्पचरित्र प्राया जोडले जात नसत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निर्वाणानंतर त्यांनी लिहिलेले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा ग्रंथ अठराशे साली प्रकाशित करण्यात आला या ग्रंथात यशवंत फुले यांनी लिहिलेले सात आठ पानांचे महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र प्रसिद्ध केले आहे हे चरित्र सावित्रीबाई फुले यांच्या आज्ञेवरून महात्मा फुले यांची विश्वासू कारकून सत्यशोधक रावसाहेब गोविंद गणपतकाळे यांनी यशवंत फुले यांच्या नावावरती लिहिले असेच एक पानाच फुलेचरित्र गुलामगिरी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं स्वामी रामच्या व्यंकय्या आय्यावारू यांनी लिहिल तहात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत सक्रिय होत सतरा एप्रिल एकोणीशे अकरा साली पुण्यात भरलेल्या प्रथम सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच त्या अध्यक्ष होत्या अधिवेशनात गुलामगिरी ग्रंथाच प्रकाशन करण्यात आल यातील एक पाणी प्रस्तावनेत आय्यावारू यांनी स्पष्ट म्हटलं आहे की इसवी सन एकोणीशे अकरापूर्वीच यशवंत फुले यांचे निधन झाले यशवंतरावांच्या निधनाच्या अनुषंगाने ही महत्वाची नोंद त्यांनी केली आह महात्मा ज्योतिराव फुले यांचे पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहिले हे पहिले चरित्र मानले जाते कारण ही सगळी चरित्र अत्यंत त्रोटक आहेत शिवाय ही चरित्रे कालोगा दुर्मीळ झाली आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या परिपूर्ण विचारांचं आणि सत्यशोधक चळवींचा नीट अभ्यास करून असलेले हे चरित्र आहे त्यासाठी लागणारे परिश्रम पडेनाथ पाटील यांनी तीन वर्ष घेतले आहेत त्यासाठी ते अनेकदा पुणे परिसरात जाऊन आले महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ले, काही लेखन झाले आहे त्यात वानखडे मोतीराम तुकाराम यांनी एकोणीसशे साली लिहिलेले आणि सत्तावीस नोव्हेंबर सत्तावी एकोणीशे सत्तावी रोजी प्रकाशित केलेले स्वामी फुले यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सत्यशोधक काष्टक हे पुस्तक आहे या पुस्तकाचे प्रकाशक मुकुंदराव गणपतराव पाटील हे असून मित्र प्रेसने मुद्रित केले आहे त्यापूर्वी चार जुलै एकोणीशे पंचवीस रोजी महात्मा फुले यांची निंदा करणारे आयक्यू माहितीवर आधारित फुले आणि सत्यशोधक तत्वांची असंसदीय भाषेत टर उडवणारी सत्यशोधक का ख्रिस्तसेवक ज्योतिबा फुले अंतरंग ही पुस्तिका पुण्यातील सनातनी विचारांचे आणि संग्राम साप्ताहिकाचे संपादक ग मन लावडे यांनी प्रकाशित केली ही पुस्तिका प्रचारकी आहे महात्मा फुले यांचे एक चुलत नातू विश्वनाथ फुले यांची फुले चरित्रावर गळ ओकणारी प्रस्तावना आहे या गळ ओकणाऱ्या प्रस्तावनेबद्दल पुणे विश्वनाथ फुले यांनीही फुलेंवर केलेल्या गलितच्या आरोपांबद्दल वाचकांची क्षमा मागितली पुणेकर बिनीचे सत्यशोधक नगरसेवक केशरराव जेधे यांनी पुणे नगरपालिकेकडे महात्मा फुले यांच्या स्मारकासंदर्भात ठराव पाठवला होता या ठरावाची चार जुलै एकोणीशे पंचवीस रोजी ल ज आपटे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली या चर्चाप्रसंगी सनातनी नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी हा बहुमताच्या जोरावर ठराव फेटाळण्यास चर्चा होण्यापूर्वी नलावडे यांची ही प्रचारकी पुस्तिका सभागृहात वितरित करण्यात आली होती यानंतर या ठरावाच्या अनुषंगाने एकांगी चित्रण करणारी ग म नवडे यांनी चौदा डिसेंबर एकोणीशे पंचवीस रोजी ज्योतीबुआ फुल्यांच्या पुतळ्याचा बोजवारा म्युनिसिपाल्टीच्या सभेची हकीकत ही दुसरी पुस्तिका प्रकाशित केली चरित्र या वाङ्मय प्रकारांचा अभ्यास पंढरीला सीताराम पाटील यांनी करण्याचे काही एक कारण नाही जरीही चरित्र लिहिण्यासाठी काळाच्या संदर्भाने आणि परिपूर्ण सत्य शोधणे आवश्यक आह याचे भान त्यांना आह केवळ इतिहास लिहायचा नाही तरीही इतिहासाप्रमाणे सत्यापासून दूर जायच नाही यासाठी चरित्रनायकाच्या संदर्भातील सर्वसामग्री गोळा करायची त्यातील सत्य तपासायचे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतली आह पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या चरित्रात ना जा दानगे यांनी ही माहिती विस्ताराने दिली आह प्रयत्नपूर्वक लिहिले चरित्र चरित्र धन ही सहजसाध्यप नव्यासाठी चरित्र चरित्रनायकाच्या संबंधीची सत्य सांगणारी सामग्री हाताशी असावी लागते तत्कालीन समाजाच्या स्थितीगतीचे आघलन करण्यासाठी लेखक बहुश्रुत असला पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे भारतीय समाजाला नवे भान आले आणि आत्मभानातून आत्मशोधाची प्रक्रिया त्यांच्या कर्तृत्वामुळे घडली ही प्रक्रिया म्हणजे विवेक जागवण्याची प्रक्रिया होती त्यांच्या चळवळीने आणि विचाराने नवे विचारमंथन घडले या महात्म्याचे चरित्र लोकांसाठी उपलब्ध नाही याची खंत पंढरीला सिताराम पाटील यांना होती ही जाणीव शिक्षणाने निर्माण होत नाही तर माधीतून ना आलेल्या शानपणातून ही जाणीव येत असते या शानपणाने व्यापकदृष्टी तयार होते अंतप्रेरेने माणूस जीवनातून काही वेदक बाबींचे संग्राहक म्हणून सामग्री जमवत असतो महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक सामग्री मिळवली चळवळीच्या माध्यमातून अनेक विद्वानांची ऐकलेली भाषणे आणि छोट्या ग्रंथांचे वाचन ही त्यांच्या या चरित्र लेखनाची प्रेरणा होती जन्मशताब्दी निमित्ताने चरित्र लिहिण्याचा निश्चय केल्यावर एकोणीशे पासून त्यांनी तयारी केली महात्मा ज्योताराम फुले यांच्यासंबंधीची ऐक्यू माहिती लिखित माहिती आठवणी अनुभव पाठविण्याचे वृत्तपत्रातून आवाहन केले त्यातून माहिती मिळविली पद्रीनाथ सीताराम पाटील ले यांचे लेखक ना जा दानगे यांनी या दिलेली माहिती वाचली की हे लक्षात येते त्या काळच्या प्रसारमाध्यमातील सामग्रीचा सा। सूक्ष्मपणे अभ्यास केला त्यासाठी विविध परिषदांचे तेवी अहवाल वाचून काढले विविध चरित्रग्रंथांसह अन्य एकशे चोवीस ग्रंथांच्या वाचन केले त्या टिळक आगरकर सावरकर कर्मवीर भावराव पाटील अण्णासाहेब लठ्ठे यांची चरित्रे समाविष्ट आह अनेक ग्रंथालय दफ्तरखाने यांना भेटी देऊन सामग्रीचा सा शोध घेतला महाराष्ट्रवर फिरून सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या आणि शक्रू लोकांच्या भेटी घेतल्या त्यांच्या भेटीतून महात्मा फुले यांच्याविषयीच्या आठवणी जमा केल्या त्याची सत्यता पटाळून पाहिली त्यासाठी त्यांनी हजारो माईलाचा प्रवास करीत माहिती मिळण्यासाठी अपार कष्ट घेतले त्यातून महात्मा फुले यांचे चरित्रछायाचित्रांचं स्वखर्चा प्रसिद्ध केले पहिल्या आवृत्तीच्या दोन हजार प्रती काढल्या काही महिन्यात पंधराशे प्रति विकल्या गेल्या याची दखल विजयी मराठा या वृत्तपत्रांनी घेतली दैनिक महाराष्ट्रने टीका करीत हे चरित्र चांगले झाले असे म्हटले कोल्हापूरच्या हंडरने या चरित्रग्रंथाचा गौरव केला त्यानंतर महात्मा फुले यांचे दुसरे चरित्र लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला त्यासाठी पुन्हा सामग्री जमिन्यासाठी परिश्रम घेण सुरु झाले चरित्रलेखनाची साधने जमिन्यासाठी मध्यप्रदेश मुंबई पश्चिम महाराष्ट्र गुजरात या राज्यात ते फिरले पुणे सातारा बडोदा कोल्हापूर या शहरातही ते जाऊन आले तेथील ग्रंथालय दफ्तरखाने महानगरपालिका कार्यालये धुंडाळून काढली पुन्हा अनेकांच्या भेटी त्यांच्याशी चर्चा करून नवी माहिती घेण्याचा विशेष प्रयत्न केला मात्र फारसे नवी काही मिळाले नसावे म्हणून बहुतेक पहिल्याच चरित्रातील माहिती दुसऱ्या चरित्रात चरित्रा कायम ठेवली असे ना जा दानगे यांनी म्हटलं चरित्र इसवी सन साली प्रसिद्ध कल पंडर सीताराम पाटील यांनी हे चरित्र लिहून ऐतिहासिक कार्य पार पाडले आहे त्याची कारणे अनेक का आहेत मला दोन कारणासाठी हे लेखन ऐतिहासिक वाटते पहिले कारण असे की महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक परिवर्तनाची दिशा देणाऱ्या महात्मा ज्योतराव फुले यांचे चरित्र यांच्या भूमिकेसह लिहिले आहेत त्यांचे विचार विचारातून आलेल्या चळवळी त्यांच्या काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्यकर्तृत्व शुद्रातील शुद्रांच्या आणि स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध असलेले हे सामाजिक युद्ध चरित्रातून मांडणे गरजेचे होते ती निकड होती हे कार्य त्यांनी केले दुसरे कारण असे की चरित्रनायकाच्या वैचारिक भूमिकेशी चरित्रलेखकाची भूमिका जुळते म्हणून या चरित्राचे रुपांतर गौरवपर्यंत लेखनात होऊ न देता चरित्राचे स्वरूप त्याला दिले आपण चरित्र लिहीत आहोत याचे भान पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी ठेवले त्यामुळे केवळ इतिहास कथने झाले नाही साहित्यातील लालित्य आणि इतिहासातील सत्य यांचा सुरेख मे त्यांनी घातला त्यामुळे शुद्रातील शूद्र स्त्रिया यांच्या हाती सत्यशोधक पठडीतील अप्रतिम चरित्र जाऊ शकले हे चरित्र महात्मा ज्योतराव फुले या शीर्षकाने एकोणीशे सत्तावीस साली पंढरीनाथ पाटील यांनी लिहून प्रसिद्ध केले। महात्मा फुले यांचे हे जन्मशताब्दीचे वर्ष होते त्याचे औचित्य साधूनच पंढरीनाथ पाटील यांनी हे लेखन कल त्यास सामाजिक कार्यकर्ते आणि मोर्चीचे सत्यशोधक वकील नारायण गणपतराव अमृतकर यांची प्रस्तावना आहे। महात्मा फुले यांच्यासारख्या थोर पुरुषाचे चरित्र लिहिण्यास आमची लेखणी जरी समर्थ नसली तरी त्या दिशेनं प्रयत्न करण्यात तिला मोठी धन्यता वाटत हा विनम्र भाव त्यांनी लेखकाच हृदगत मध्ये व्यक्त कलि आह या चरित्राची एकवीस प्रकरणी आह परिशिष्टात महात्माजी लोकमत महात्मा फुले यांच्या आठवणी सत्यशोधकी विचारांच्या नियतकालिकांची माहिती जगात काय चालल असे तीन भाग कलिआ आह या चरित्र लेखनानंतर अधिक विस्तारांनी हे चरित्र लिहिण्याचा त्यांचा मानस होता एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी हे काम हाती घेतलेही होते पण हो ते होऊ शकले नाही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभार्थींनी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही भविष्यातही तशी शक्यता दिसत नाही महात्मा फुले यांच्या निर्वाणानंतरही त्यात बदल झालेला नाही हा अनुभव नित्याचाच आहे महात्मा फुले यांचा पुतळा पुण्याच्या नगरपालिकेत बसवावा असा ठराव इसवी सन एकोणीशे साली केशरराव जेजे यांनी आणला त्या ठरावा विरोध झाला अशा अनेक बाबी आहेत त्यामुळे महात्मा फुले चरित्राची गरज आह दिनकर जवळकर महात्मा फुले यांचित्र लिहिणार म्हणून जाहीर झाले होते मात्र ते झाले नाही सविस्तर चरित्र लिहून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केव्हा करील तेव्हा करो पण भटांच्या चाललिया सध्याच्या धूळफिकीच्या वेळी तरी महात्मा फुल्यांचे अल्पचरित्र लोकांपुढे ठवणी आम्हाला जरुरीचे वाटते आणि म्हणूनच आम्ही हिछोटे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न कलि आहा चरित्र लखनाच प्रयोजन अत्यंत स्पष्ट आहा सत्यशोधक चळविणी महात्मा फुले यांना नायक बनविले आणि त्यांच्या विचारविरोधकांनी सतत विरोध केला विरोध करणाऱ्यांच्या चार सहा पिढ्या गिल्या मात्र पीळ कायम आह प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभार्थींना व्यवस्थेच्या लाभावर पाणी सोडणे शक्य नव्हते त्यासाठी विरोध होता मात्र महात्मा ज्योत्रा फुले यांच्या चळवळीशी ना जोडलेलोक रणभूमीवर रणसंग्रामासाठी सिद्ध झाल होत पडन्नाथ पाटील यांनी याच भूमिकेन हि चरित्र लिहिली सत्यशोधकी भूमिका असलख्खा कार्यकर्त्यांनी हि चरित्र लिहिली आहा अशा दृष्टीने याकडे पाहता येत नाही या लेखना मागे भूमिका आहेच त्याशिवाय चरित्र लिहिणे अशक्य आहे सोबत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्राचा विचारांचा आणि कार्याचा परिपूर्ण अभ्यास आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय लेखकांनी सुरेख पद्धतीने करून दिला त्यांच्या अफाट कार्याच्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांच्या या चरित्रातील नोंदी केवळ नोंदी नाहीत साभिप्रायतेमुळे त्यात वेगळा जिवंतपणा आला महात्मा फुले यांच्या विचार कराचा प्रभाव महाराष्ट्रात तर पण त्यासोबतच मद्रास वराड मध्य प्रांत बंगाल बिहार ओरिसा आदींसह अन्य प्रांतातही होता या पार्श्वभूमीवर हे चरित्र फारच मोलाचे आहे विशेषतः दिनकरराव जवळकरांनी एकोणीशे पंचवीस साली देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले आणि प्रसिद्ध केले त्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यात महात्मा फुले यांचे नाव अधिक चर्चेत आले प्रस्थापित व्यवस्थेच्या लाभार्थींनी आपल्या वर्तमानपत्रातून निंदाला लस्ती करण्याचा सपडा लावला त्याच्याही अभ्यासपूर्ण पंडरीनाथ पाटील यांनी दिली आह महात्मा फुले यांचा पूर्व काळ त्यांचा काळ का, आणि त्यांच्या निर्वाणानंतरची स्थिती असा व्यापक अवकाश या चरित्राला लाभला आह महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्वजांची पूर्वकथा आणि जन्म या पहिल्या प्रकरणात गोरे तुल या नावाच्या बदलांसह त्यांच्या पंजोबापासूनची चरित्रकथा येत तीही थोडक्या नेमक्या शब्दातून लेखकाने मांडली आह भट कुलकर्णी यांच्याकडून झालखा अन्यायाची चिडाल्याने एका कुळ करण्यास तलवारीने छाटून टाकले त्यामुळे त्यांना सातारा जिल्ह्यातील कडगुनी ही गाव सोडावे लागले तेथून ते पुणे जिल्ह्यातील खानवाडी या गावी आले त्यांच्या पंजोबाचा एकुलता एक मुलगा शेटीबा चैनीनी घाला गरीबीमुळे ते पुण्यास आले त्यांना तीन मुले होते कृष्णा रानूजी आणि गोविंदा ही मुले दुसऱ्याच्या शेळ्या राखण्याचे काम करीत होते मुले प्रामाणिक कष्टाळू असल्याने फुलांचे शेले पागोटे गाद्या उषा लोड करण्याची कामे शिकविली आणि पेशवेच्या दरबारी फुले देण्याच्या कामी नोकरीस लावले त्यातूनच गोरेसे फुले असे आडनाव झाले गोविंदरावास दोन मुले झाले एक राजाराम आणि दुसरे ज्योतिराव अठराशे सत्तावीस साली जन्मलेल्या ज्योतिरावांचे नाव ज्योती ठेवले कारण ज्योतिरावांच्या जन्मदिनी खानवडी येथे ज्योतिबाची यात्रा होती ते लहान असतानाच आई चिमणाबाईचे निधन झाले त्याचे बालपण आई गेले शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिला मुला शिकवून ऐदी बनवू नका बागेची कामे शिकवा तुमच्या कुटुंबाचे उत्तम पोषण करील असे सुचण्यात आले तेव्हा सरळ स्वभावाच्या गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेतून काढले आणि बागेच्या कामास लावले मात्र गफवार वार बेगमुन्सी या मुसलमान सद्गृह असताना आणि मिस्टर लेडिज साहेबांनी गोविंदरावात समजावून सांगितले त्यामुळे ज्योतिराव वयाच्या सदायावर्षी पुन्हा शाळेत गेले इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात आला हा अभ्यास त्यांना प्रारंभी कठीण गेला पण नंतर त्यांचे वर्गबंधू सुधाशीराव बल्लाळ गोवंडे मोरेश्वर बाळवेकर सखाराम यशवंत परांजपे यांच्यासोबत अत्यंत चिकाटीने दृढ निश्चयाने हा अभ्यास पूर्ण केला इंग्रजी सात पुस्तकांपर्यंत अभ्यास पूर्ण केला मराठी भाषेचीही पूर्णज्ञान संपादन केले फावल्या वेळात बागेच्या कामात वडील गोविंदरावांना मदत करणे शारीरिक शिक्षण घेणे आदी बाबी करत असत वयाच्या एकोसाव्या वर्षी शाळा सोडून प्रथम प्रपंचायत आणि नंतर सार्वजनिक प्रपंचात पडले इंग्रजीत लिहिले निरनिराळे ग्रंथ व इतिहास वाचण्याचा त्यांना मोठा नाद लागल्यामुळे पुढे त्यांचे इंग्रजी पुष्कळ वाढले ते आजन्म विद्यार्थीच होते हा परिषदेचा भाग पहिल्या दोन प्रकरणात आला आह महात्मा ज्योतिराव फुले यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण यातून स्पष्ट करण्यात चरित्रकार यशस्वी झाल आह हा चरित्रवजा तपशील नसून तत्कालीन स्थितीसंबंधी त्यांच्यासोबतच्या माणसासंबंधी विचारासंबंधी तत्कालीन घटनांसंबंधी आपल्या मतांसह लिहितात परिणामी हे सारे आपल्यासमोर रसरशीतपणे जिवंत होते वस्ताद लहूजी बुआ हे दानपट्टा ढाल तलवार गोळीबार वगैरे शिकवण्यात नामांकित आणि तरबेज होते हे सांगतानाच अठराशे सत्तावन्नच्या घटनेचा संदर्भ ते देतात वस्ताद लहूजी बुआ यांच्या शिकलेल्या मंडळीसंबंधी आणि महात्मा फुले यांच्या अठराशे सत्तावन्नच्या घटनेबाबत असलेल्या मतासंबंधी आपण वेगळीच अनुभूती घेत असतो ते लिहितात पुढे अठराशे सत्तावन्न सालच्या बंडाच्या वेळी यापैकी काही मंडळी बंडात सामील झाली होती असे म्हणतात परंतु महात्मा ज्योतिराव फुले व त्यांचे तीन मित्र मात्र या वावधनात सापडले नाही याविषयीची विशेष माहिती महात्मा फुले आपल्या गुलामगिरी नावाच्या पुस्तकात लिहिली आहा या संदर्भमतामुळे महात्मा फुले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेच आपणास दर्शन करत या स्वरुपाचन या चरित्रात ठिकठिकाणी आल आह महात्मा फुले यांच्या पूर्वीच्या पेशव्याकाळात शुद्रातिशुद्रांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे चित्रण त्यांच्या वडिलांच्या समाजातून आलेले आहे रूढींचे जातीय जातांचे हे विदारक चित्र पंडनाथ पाटील यांनी रेखाटले आहे ते वाचताना ब्राह्मणेतरांच्या जगण्याची स्थिती पेशवाईट ब्राह्मणांनी किती वाईट केली होती हे स्पष्ट होतेच पण त्यासोबत पेशवे आणि त्या काळातील ब्राह्मणांनी शुद्र अतिशूद्र स्त्रिया यांच्यावर केलेल्या अन्वनित अत्याचाराची छळाची कृणाजनक स्थिती आजही आपणाला यातना द्यायला लागते, व्यक्तिगत जगण्यात छळ जुलुम होताच धार्मिकतेच्या नावाने वाढलेल कर्मकांड त्या छळकांडात तेल ओतत होते या सगळ्या करून कहाण्या ऐकून ज्योतिरावांचे काळजीने थरारले त्यातून त्यांनी देशातील दुष्टनितीविरोधात बंड पुकारले विद्रोह केला यासंदर्भात पंढरीनाथ पाटील म्हणतात खरोखरच फुले हि राष्ट्रीय बाग फुलविणारे माळी होते फुल्यांच्या हातून गुलामगिरीच्या नरड्याला फास लावून लाखो दिन दुबळ्यांचा उद्धार करावा असा भविष्यकाळचा संगीत होता आणि म्हणून या तरुण वीराने आपल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी सार्वजनिक कार्यात पाऊल टाकून राष्ट्रकार्य करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली माणूस गुलाम होतो अज्ञानातून आणि त्यातून त्याचे अस्तित्व त्या संपते अस्तित्व गमावलेली माणसं गुलाम होतात आता सर्व जनतेला गुलामीतून मुक्त करायचे असेल तर विद्याबंदीच्या बेड्या तोडल्या पाहिजे विद्या तरच माणूस माणूस होतो विद्या राष्ट्राचा प्राण अखंड जीवन आणि माणुसकीची ती जिवंत ज्योत आहे यासाठी वयाच्या एकविसाव्या वर्षी शुद्रादी शुद्रांच्या मुलीची शाह सुरू करून महात्मा फुले यांनी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारले या देशात स्त्रियांना बंदी होती सावित्रीबाईंना आधी शिकवून तयार केले आणि भिडेवाड्यात शाळा काढली स्त्रियांना शिकविणे अधर्म आणि अनर्थ होतो असे मानणाऱ्या समाजात उचललेले हे पाऊल होते त्यातून उद्या राष्ट्र उभे राहणार होते त्या कार्यासाठी त्यांना आणि सावित्रीबाईंना कमालीचा त्रास दिला शिक्षक झाल्यावर सावित्रीबाईंना छळले या यासंबंधीचा संता व्यक्त करताना पंढरीनाथ पाटील यांची भाषा अधिक तीव्र प्रहार करते ते लिहितात आता मात्र काही अधर्म भटांनी आपल्या तोंडाचे नरक बनविले व त्यांची जीव मनसोक्त गटांगळ्या खाऊ लागली त्यांनी ज्योतिरावांच्या धर्मपत्नीची निंदा ही आपली पुराणे बनवली पण त्या साध्वीची निंदा करूनच ते थांबले नाहीत तर सावित्रीबाई शाळेत जात असता कित्येक धर्मशील ब्राह्मणांनी त्या बाईच्या अंगावर दगड व खडे फेकण्यात आपली पुण्याही खर्च केली हे पाहून स्वर्गातील ईश्वरास साध्वीचा छळ करणाऱ्या या रावण कुंभ करणाऱ्या ब्राह्मण जातभाई काय वाटेल असेल ते वाटो ही उपरोधक शैली त्यांनी चरित्रभर वापरली आहे त्यांच्या लेखनशैलीचा हा विशेष आहे त्यात केवळ ब्राह्मणच नव्हे तर शेजारी पाजारी जातभाई सामील होते या लोकांनी ज्योतिरावांच्या वडेरास फितवले वडील मुलगा सून यांच्यात गृहकल उभा मुलींसाठी शाळा काढल्याचा परिणाम म्हणून या कलातून त्यांना घर सोडावे लागले मात्र शाळा चालू राहिली मुलींची संख्या वाढली शाळांची संख्या वाढली इसवी सन अठराशे एक्कावन्न साली अस्पृश्य मुलांसाठीची शाळा नानापेठेत सुरु केली त्याला विरोध झाला उपहास आणि अपमान सहन करावा लागला शाळेत येणाऱ्या महार वांगांच्या मुलास उच्च वर्णीय लागले काही मुले मध्येच शाळा सोडत असत ज्योतिरावांनी परिश्रमाने त्यांची मानसिक तयारी करून घेतली मराठा माळी साळी अशा जातीतील मुले ही शाळेत आली त्यांना शाळांची संख्या वाढवावी लागली दक्षिणाप्राईस कमिटीकडून शाळेत पन्नास रुपये मदत मिळू लागली आंग्ल विद्या घेतलेले विष्णूशास्त्री चिपळकरांसारखे लोक ज्योतिरावांच्या विरोधात बोलत होतेच त्याचा ज्योतिरावाना संताप आला या अधर्मनितीचे त्यांच्या शुद्राती शुद्रांच्या दोषांचे वास्तवदर्शन घडविण्याकरता पाच अंकी नाटक लिहिले या शाळा चालविण्याकरता शिक्षक मिळेन या अडचणींवर मात करून त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षकाचे काम कराव्यास लावले ते त्यांनी आनंदाने स्वीकारले महात्मा ज्योतिराव फुले करत असलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने चिडलेल्या उच्च वर्णीयांनी त्याच्यावर सुपारी देऊन मारेकरी घातले महात्मा फुले यांना जिवे मारावयास गेलि मारेकरी त्यांना शरण आले आणि त्यांचे अनुयायी म्हणले महात्मा ज्योतिराव फुले यांना आतले आणि बाहेरजी अशा दोन्ही शत्रूंशी संघर्ष करावा लागला ज्योतिरावांच्या चोलत रानूजी यांनी आपल्या दोन भावांची कृष्ण आणि गोविंदा यांची जमीन बळकावली हा झगडा अनेक दिवस कोटकचे पण यश आले नाही ही भाऊबनकी आणि बाहेरच्या लोकांचा विरोध तरीही ज्योतिरावांनी आपला मार्ग सोडला नाही मुलवाळ नाही म्हणून होणारा दुसरा लग्नाचा आग्रह आणि त्यास ज्योतिरावांचा विरोध वडीलवाद्यानंतर भाऊबंधांनी सुतक धरले नाही आणि अंत्यसंस्कारास आले नाही त्याची त्यांना विशेष काळजी वाटली नाही त्यातही ज्योतिरावांनी सामाजिक भूमिका म्हणून आंधळ्या पांगण्याना जेवण गरीब मुला मुलींना पाट्या पेन्सिलचे वाटप केले विशेष म्हणजे ज्योतिरावांचे भाऊ राजाराम या आताही सोबत राहिले विधवांचे पुनर्विवाह आणि अनाथ बालकाश्रम यांचे काही त्यांनी सुरु केले इसवी सन साली पुण्यात पहिला पुनर्विवाह हो, शेनवी जातीत लावला हो आणि विधवा पुनर्विवाहाची पद्धत रूढ केली लहानपणी लग्न करून विधवा झालेल्या स्त्रियांच्या आडमार्गाने पाऊल पडून त्या गरोदर झाल्याचं गर्भपात करणे तेही लपून छपूनच तेही जमले नाही तर बाळांतोने जन्मास आलेल्या बाळाच्या नरडीला नख लावून बाळ रात्री बेरात्री फेकून देणे कधी लोकनिंदेच्या भीतीने अशा विधवा स्त्रिया विरजवळ करून जीवत येत असत त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले त्याचा प्रसार प्रसार केला मोठ्या अक्षरातील जाहिराती पुण्यासह अनेक ठिकाणी लावल्या त्यासाठी घराशेजारी एक वाडा बांधला जाहिरातीचा मजकूर कोणा विद्वेचे अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून ती क्रोध झाली तर ज्योतिरावानी स्थापन केलेल्या गृहात गुप्तपणी येऊन बाळंत होऊन जावे असा होता यामुळेही त्यांचा छळ आणि अपमान झाला या कामात लोकहितवादी भांडारकर मदन श्रीकृष्ण नवरंगे परमानंद तुकाराम तात्या पडवळ यांची मदत झाली हा इतिहास भारताच्या सामाजिक चळवळीमधील महत्वाचा भाग आह पंढरीनाथ पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील सर्व सामाजिक चळवळींच्या नोंदी केल्या आहेत सामाजिक कार्यात भाग घेऊन त्यांनी आपली पूंजी संपवत आणली नव्याने काम शोधणे भाग आहे म्हणून सखाराम यशवंत पलांजापेसोबत भागीदारीत कॉन्ट्रॅक्टरचे काम केले तिथे राबणाऱ्या मजुरांचे रोज प्रोधन करण्याचे कार्यही या केले इटली ग्रीससह अनेक देशांची इतिहास समजून घेतले गुलामगिरी हा ग्रंथलिला ब्राह्मणाचे कसबचे लेखन केल तुकाराम तात्या पडवळ यांचा जातीभेद विवेकसार प्रकाशित करून प्रकाशकाचे कामही के केले हे सारे कार्य अस्पृश्य दराचे होते याच काळात आपल्या वाङ्यातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला महात्मा फुले यांच्या आयुष्यातील अधिक काळ अस्पृश्यदारासाठी खर्च केला सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरच्या चोवीस सप्टेंबर रोजी सभा स्थापन केला त्याची उद्दिष्ट निश्चित केली चवळ म्हणून त्याचे कार्य आपल्या अनेक मित्रांच्या सहकार्याने त्यांनी केले सत्यशोधक समाजाच्या काही सभासदांची यादी म्हणतात एकशे तेरा सभासदांची नावे दिली आहे सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांची प्रस्तुत नामावली पाटील यांनी अत्यंत कष्टपूर्वक जमा केली मात्रही एकशे तेरा सत्यशोधकांची दुर्मिळ यादी एकोणीसशे अडोतीस सालच्या फुले चरित्रात गाळली यामागचे कारण मात्र कळू शकले नाही शिक्षण लेखनाचा प्रचार प्रसार सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने ब्राह्मणाशिवाय विवाह लावणे प्रौढविवाह लावण्यासाठी लोकांचे प्रबोधन विवाहात कोणतीही विधी आणि कोणताही खर्च करायचा नाही सत्यशोधक सभाजोक्त पद्धतीची मंगलाष्टकी वधू मनाईची असे त्याचे स्वरूप होते अठराशे त्र्याहत्तर अनेक विवाह लावले त्यासाठी समाजातील लोकांनीच वधूवरा संसारोपयोगी खर्चासाठी पैसेही दिले या सर्व विवाहामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला पोलिसांची मदत घ्यावी लागली सत्यशोधक समाजाचा पहिला वाढदिवसही सभासदाच्या उपस्थितीत पार पडला नवे कार्यकारी मंडळ निवडले हा सारा भाग मुळातून वाचला पाहिजे पडणनाथ पाटील यांनी परिवर्तनाच्या चळवळीचा भाग म्हणून उत्तम रीतीन चित्रित केला आहा महर्षी स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजाची कार्य महत्वाची आहे। याचे भान सत्यशोधक समाजास आणि त्या चळवळीतील सर्व धुरीना होत तुण्यात आल्यावर त्यांची हत्तीरून मिरवणूक काढली त्याच ब्रामणांचा विरोध होता महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन संरक्षण दिले जंगी मिरवणूक निघाली त्याच विरोध झाला मात्र विरोध मोडून काढण्यात सत्यशोधक समाज यशस्वी झाला महर्षी दयानंद यांची मिरवणूक सत्यशोधक समाजाने दुसरे वर्षी नवे कार्यकारी मंडळ निवडले अठराशे शहात्तर साली सत्यशोधक समाजाची सदस्य संख्या तीनशे सोळा साली अहमदाबाद येथील जलप्रलयाने तेथील लोक हवाल दिले होते त्यांना एकशे पंच्याण्णव रुपये रिलीफ फंड पाठविला मुंबईच्या सत्यशोधक समाजाने एकशे रुपये अहमदाबादेस पाठविले सत्यशोधक समाजाच्या कामासाठी ज्योतिराव सावित्रीबाईंनी एकसष्ट रुपयांची देणगी दिली गुलामगिरीच्या पन्नास प्रति भेट दिल्या डॉ विश्राम घोडे मदतीने सत्यशोधक समाजासाठी वेताळपेठेत मोठी दुमजली इमारत दरमा दहा रुपये भाड्याने घेतली विद्याप्रसाराचे कार्य अधिक गतीने होण्यास सत्यशोधक समाजाने पुढाकार घेतला शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेखन भाषणाच्या स्पर्धा घेतल्या दोन तीन वर्षात सत्यशोधक समाजाचा प्रसार कल्पनेबाहेर महात्मा फुले यांचे कार्य पुण्याबाहेर खेड्यापाड्यातही सुरू होते ओतुर येथे त्यांनी काही व्याख्याने दिली इशारा पुस्तिकेचे लेखन केले मुंबईतील सत्यशोधक समाजाचे कार्य वाढले महाराजा सयाजीरावांना पत्र लिहिले बडोदा येथे गेले असता महात्मा फुले यांची तीन चार व्याख्याने महाराजा सयाजीरावांच्या उपस्थितीत झाली महाराजा सयाजीराव पुण्यास आले असता सत्यशोधक समाजाचा वार्षिक उत्सव त्यांच्या उपस्थितीत पार पडला न्यायमूर्ती रानडे याप्रसंगी उपस्थित होते ज्योतिराव डॉक्टर घोले लोखंडे कृष्णराव भालेकर गोपाळबा वलंगकर गोवंडे गोपाळे न्यायमूर्ती रानडे सर डॉ भांडारकर यांची भाषणे झाली महाराजांनी भाषण केली ओतूरच्या बाळाजी कुसाजी डुंबरे पाटील यांच्या कन्येच्या सत्यशोधकी पद्धतीच्या विवाचा खटला जुन्नर आणि नंतर पुण्याच्या चा कोर्टात चालला जुन्नरचा निकाल विरोधात मात्र पुण्याचा अनुकूल होता ओतूरच्या मंडळीनं मुंबई हायकोर्टात हा अभियोग केला त्यामुळे जतुरा मुंबईत गेले तेथील सत्यशोधक समाजाने त्यांची व्याख्यानी आयोजित केली अकरा मे एकोणीशे रोजी मुंबईतील कोळवाड हॉलमध्ये महात्मा ही पदवी बहाल आली त्यानंतरही त्यांचे कार्य अखंडपणे चाललेले होते केशोपणाविरुद्ध नाव्यांचा संप जमीनदार विरुद्ध शक्कऱ्यांचा बंड शक्तकऱ्याच्या असुटचि आणि अखंडचे लेखन अशा अनेक सामाजिक परिवर्तनाच्या घटनांनी हे चरित्र भरल सत्यशोधकी विचाराने भरलि आह सत्यशोधक समाजासाठी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक ही महात्मा ज्योतिरावांच्या जीवनातील अखेरची अनमोल निर्मिती आह ज्योतिरावांनी हिन आजारी असताना कलिच्या निर्माणानंतर त्रसिद्ध झाल मुंबई हायकोर्टाचा ओतूर अभियोगाचा निकाल आठ जानेवारी 1890 रोजी आला सत्यशोधक समाजास यश मिळाले होते महात्मा फुले यांच अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी निर्माण झाले त्यासंबंधीचे कारुण्य रसाने ओथविले चित्रण पंढरीनाथ पाटील यांनी केले आहा या चरित्रातील शेवटी चार शब्द आणि महात्माजीविषयी ब्राह्मण पुढाऱ्यांचे विचार ही दोन प्रकरणी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार कार्य चळवळी समजून घेण्यासाठी अगोदरच्या प्रकरणासारखीच महत्वाची आह महात्मा फुले यांच्या निर्माणानंतर सदोतीस वर्षांनी हे चरित्र प्रसिद्ध झाले आहे, त्यांच्या कार्याचा चळवळीचा विचारांचा परिणाम समाजावर झाला त्यासंबंधी चरित्रकार पंडनाथ पाटील यांनी कलिश्षणात्मक मूल्यमापन आणि चरित्रनायकाबद्दलचा आदर्भाव प्रकट झाला आहा त्यासोबत महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी तत्कालीन समाजाचे नेतृत्व करणारे ब्राह्मण पुढारी काय म्हणतात यासंबंधीच मत त्यांनी येथे नोंदविली आह महात्मा फुले यांचा स्वभाव प्रेमळ आणि सरळ होता त्यामुळे बिकट स्थितीत शक्मित्र जमा कल मुलामुलींकरता विधवांकरता आणि अस्पृश्यांकरता विविध चळवळी संस्था त्यांनी उभ्या केल्या हे त्यांच्या प्रेमस्वभावाचे लक्षण आहे साधी राहणी अंगी असलेले नीतीधैर्य स्वीकारलेल्या तत्वाप्रमाणे आचरण सर्वव्यापक सत्यतवाचा आग्रही पुरस्कार समाज जागृतीसाठी आणि परिवर्तनासाठी लेखन कमालीचा स्वार्थत्याग आदीमुळे ते समाजाचा विश्वास संपादन करून नेतृत्व करू शकले स्त्री शिक्षणाची चवळ ब्राह्मणिक शिक्षण प्रसार अस्पृश्योद्दार सक्तीचे शिक्षण सत्यधर्म आदी त्यांनी केलेल्या विचारांना आणि कार्याला राष्ट्रीय मान्यता मिळाल्याचे पडंडीनाथ पाटील यांनी नोंदविले आहे तस्तव आजही मान्य करावे लागते, महात्मा फुले यांच्या राजकीय मतांविषयी पडननाथ पाटील यांनी नोंदविलेल्या तत्वांचे नीट आकलन करून घ्यायला हव ते म्हणतात की महात्माजींची राजकीय मते प्रथम प्रवाह होती असे दिसत असले तरी शेवटी शेवटी ते इतके जहाल बनले होते की तितका त्या काळी जहाल नव्हता राष्ट्रीय सभा पण ती देखील त्यावेळी फारच मावाळ असे सरकार जेव्हा बहुजन समाजाच्या हिताची एखादी गोष्ट करी, तेव्हा ते सरकार जशी सुती करत तसे सरकारवर खूप टीका करीत हे अठराशे सत्तावन्नच्या दुष्काळाच्या वेळी कोल्हापूर प्रकरणाच्या समयी व सक्तीच्या शिक्षणाच्या आणि रे मार्केटच्या प्रकरणाच्या प्रसंगावरुन दिसून येत मला वाटतं हे पणिनाथ पाटील यांचे आकलन मोलाचे आह मृजांचे खरी शोषकाचे रूप विसाव्या शतकात उघड झाले महात्मा फुले यांच्यासमोर एकदिय स्वार्थी शोषक आणि जातीभेद करणाऱ्या राजवटी होत्या त्या पार्श्वभूमीवर इंग्रजांची जातीभेद धर्मभेद न करणारी राजवट चांगली होती मात्र सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्यांनी इंग्रजी राजवटीवर खरपूस केली आहे हि स्पष्ट आह महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अनुषंगाने ब्राह्मणांमध असणारा विरोध दिसतो मात्र व्यापक विचार करणाऱ्या ब्राह्मणांची त्यांचे थोरपण गौरवाने सांगितले आह त्यांच्या कार्याचा उच्चाराचा गौरव करणाऱ्यांमध्ये केसरी सर्वंट ऑफ इंडिया नवाकाळ ज्ञानप्रकाश सचित्र चाबुक स्वातंत्र्य ब्राह्मण ब्राह्मणत्त वैश्य विद्याश्रम, लोकसेवक या वर्तमानपत्रांचा समावेश आह याचे बहुतांश संपादक ब्राह्मण आह परिशिष्ट अमधिवृत्तपत्र खाजगी पत्रे, सभा आदींमधून त्यांचा झालिला गौरव दिला आह एकोणीश साली कशराव जयदे यांनी पुणे म्युनिसिपालिटीन बुधवार चौकात महात्मा फुले यांचा पुतळा वीस रुपये खर्च करून उभारावा असा ठराव अमान्य झाला त्यासंबंधीचीही मत आह त्यात कर्मवीर आत्मोद्धार माळी वैभव पत्रिका, जागृती प्रबोधन ठाकरे राष्ट्रवीर प्रतिनिधी विश्वबंधू ब्राह्मणेत सिंध मराठा नवप्रभा मराठा समाजार या बहुतांश सत्यशोधकी पत्रांनी आपली मते मांडताना महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला आणि पुतळा उभारण्यास पाठिंबा दिला त्यासोबत पुणे मुंबई मद्रास नागपूर गोवा बेळगाव या ठिकाणी सभा पुणे जिल्ह्यातील सासवड खेड तळेगाव ओतूर जुन्नर बारामती येथे सभा झाल्या कराची येथेही सभा झाली सातारा जिल्ह्यात आठ सभा नाशिक जिल्ह्यात नऊ सभा बुलडाणा जिल्ह्यात सव्वीस सभा वर्धा जिल्ह्यात सहा सभा अकोला जिल्ह्यात आठ सभा यवतमाळ जिल्ह्यात पाच सभा अमरावती जिल्ह्यात सात सभा सोलापूर जिल्ह्यात अकरा सभा ठाणे जिल्ह्यात दोन सभा विजापूर जिल्ह्यात एक सभा कोल्हापूर जिल्ह्यात चार सभा मराठवाड्यात निजामी राजवट असताना पेनूर कळमनुरी पिंपळगाव कपिलदारा यासह अन्य अनेक सभा या याशिवाय अहमदनगर धुळे नाशिक अमरावती वर्धा अकोला सातारा धुळे ठाणे बेळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी सभा झाल्या विविध संघटनांनी या सभांमधून भाग घेतला या सभांमधे पुणे म्युन्सिपाल्टीचा निषेध आणि महात्मा फुले यांच्याविषयी आदरभाव प्रकट करण्यात आला त्यानंतर महात्मा फुले यांच्याविषयी आठवणींचा समावेश करण्यात आला आहा पंढरीनाथ सीताराम पाटील यांचे हि चरित्र मराठी चरित्र वाङ्मय अभ्यासात अलक्षित राहिले आहा चरित्र वाङमयास असणाऱ्या निकषांप्रमाणे हे चरित्र अत्यंत यशस्वीपणे लिहिले गेले आहे तत्कालीन काळाचे भान आणि सत्यकथनाचे भान असले हे चरित्र आह चरित्रलेखनामधे तत्कालीन समाजाचा इतिहास लिहिला जातो आणि साहित्याप्रमाणे ही निर्मिती असत त्या काळाचा इतिहास आणि चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्वाचा शोध चरित्र लेखक घेत असतो महापालराव फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या विचारांचा लेखनाचा चळवळीचा शोध येथे घेतला आहे त्यासोबत परिवर्तनासाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्योतिराव आणि त्यांच्या सहकार्यांचे अपूर्व कार्य स्पष्ट होत परिवर्तनास विरोध करणाऱ्यांच्या नावांसहणाऱ्या प्रतिगामी भूमिकाही लक्षकांनी स्पष्ट कलिआहे पणनाथ पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे महात्मा फुल्यांच्या कामगिरीचा इतिहास इतका मोठा आह की त्याला गवसनी घालण्याला आमची लेखणी समर्थ नाही आणि हे खरे आहे की हा सगळा कामगिरीचा इतिहास मांडण अवघड काम आह महात्मा ज्योतिराव यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांनी हे चरित्रलेखन प्रसिद्ध कलि आणि त्यांच्या स्मृती शताब्दीचे एकशे वर्ष असताना बाबा भान त्याच पुनर्मुद्रण करतायत ही बाब फार महत्वाची आह पंढरीनाथ पाटील यांची लखनशैली आणि भाषाशैली खूपच संवादी आहा परिणामी तासताना त्यातील प्रसंग घटना आपल्यासमोर जिवंतपणी साकार होतात महात्मा फुले यांची व्यक्तिमत्व त्यांची राहणी स्वभाव आदींसह सारखित्रणयात आल आह त्यांच्या विचाराला विरोध करणाऱ्यांचा योग्य भाषेत समाचार घेतला आहाचित्रनायकाची भूमिका आणि चरित्र लखकाची भूमिका संवादी आहा समाज बदलण्याची परिवर्तनाची जाती भ्दापलीकडची आणि सर्वांकड़ माणूस म्हणून पाहण्याचीही भूमिका आह त्यांची मानणी नक्कीपणाने त्यातून साकार झाली आह भारताच्या नव्या मूल्यांसह नवनिर्मितीच मार्ग शोधणार मार्ग प्रशस्त करणारे परिवर्तनवादी विचार या चरित्र लखनात आल राजकीय स्वातंत्र्यामध सामाजिक आशय आणण्याच महात्मा फुले यांच कार्य अधोरेखित झाल आहा सामाजिक चळवळींना सामाजिक भान दखण्याच्या दृष्टीन हि महत्वाचे महात्मा फुले यांचे हे पहिले चरित्र म्हणून त्याचे मोल आणखीनच वाढते बोध द्वि हा या चरित्राचा उद्देश नाही तर परिपूर्ण परिवर्तन हेच उद्दिष्ट आहे कारण हा ग्रंथ सत्यशोधक चवळीचा अनमोल दस्तऐवज आहे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुळेकर भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अकरा चार दोन महात्मा फुले जयंती